श्री वासिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्व अठ्या श्री वसिष्ठ म्हणाले राघवा पूर्वी सांगितल्याप्रमाणे विताहव्याचा नाश झाला तेव्हा तो संसाराच्या सीमेला पोहोचला दुखसागरातून पार झाला आणि स्वस्वरूपातच शम पावला तो तसा शांत झाला असता अत्यंत निर्वाण पावला असता पाण्याचा थेंब जसा सागरात एकरूप होऊन जातो त्याप्रमाणे तो स्वस्वरूपात तदरूप झाला तेव्हा त्याचा देह स्पंदरहित होऊन तसाच निश्चित ऋतूत कमल जसे त्याप्रमाणे त्याचा देहूनसरहित होऊन म्लान झाला तेव्हा पक्षाप्रमाणे आचरण करणारे त्याचे प्राण गोपणीतून सुटलेल्या दगडाप्रमाणे देहरूपी वृक्षातील आपापले नाडीस्थान सोडून हृदयरूप घरट्यामध्ये आले रु� नंतर देहातील प्राणादी सर्व भूतकार्ये पृथ्वीव्याधी महाभूतातच एकरूप होऊन राहिली आई वडिलांच्या विऱ्यापासून झालेल्या हाडामासांचा सापळा हा सहा हो, देह मात्र वनातील भूमीवर राहिला त्याच्या शरीरातील चितकला चिदाभास चितसागरात आपल्या व्यापक ब्रह्मस्वरूपात मिळून गेले शरीरातील त्वचा रक्त महस इत्यादी धातू आपल्या कारणात मिळून गेले सारांश मुनी उपशम पावला असता सर्व आपापल्या स्वरूपात लीन झाले हे राघवा की मी तुलाही विताह्याचे अनेक विचारांनी शोभणारी विश्रांती निर्माण स्थिती सांगितली तू या स्थितीचे आपल्या बुद्धीने विवेचन कर अशा प्रकारच्या रम्या आणि व आत्मविचाराने दीप्त झालेल्या बुद्धीने तत्वाला जाणून त्यांचे सार घे आणि त्याप्रमाणे वळ राघवा उठ हे रामा मी हे जे तुला सर्व वर्णन करून सांगितले आता जे सांगत आहे आणि यापुढेही जे सांगेन ते सर्व त्रिकालदर्शी आणि चिरकाल जिवंत राहणाऱ्या मी स्वतः पाहिले आहे त्याचा विचार केला आहे आणि अनुभवी घेतला आहे यासाठी हे महाबुद्धिमाना या शुद्ध दृष्टीचा आश्रय करून श्रेष्ठ ज्ञान संपादन कर आत्मसाक्षात्कार रूप श्रेष्ठ ज्ञानानेच मुक्ती मिळते मनुष्य ज्ञानानेच दुःखरहित स्थितीला प्राप्त होतो ज्ञानानेच अज्ञानाचा सर्वथा क्षय होतो आणि ज्ञानानेच परासिद्धी मिळते हे रामा दुसऱ्या कोणत्याही उपायाने मनुष्य खरा कृतार्थ होत नाही विताव्य मुनीने ज्ञानाने सर्व आशाना सर्व बाजूने तोडून सर्व संस्कारासह चित्तरूपी पर्वताला फोडून टाकले ती विहव्योपल या आमच्या जगालाच आपल्या संकल्पित जगाच्या रूपाने पाहती झाली आमच्या इंद्रियांचा विषय होणारा वितहव्य आमचे मनमात्र आहे कारण आमचे मनच मी असे तू असे आणि हे सर्व जगत असे भासते तेमा हे त्या अन्य हैविद्या हे हे सर्व मल और इंद्रिया विकार संसर्गा अगर दूर श्रवनादी उपया दीर्घ काल चिंतन कर संपादन केूप अमल आणि अखंड मोक्षपद्याला प्राप्त झाले आणि त्यामुळे तो शोक रहित झाला उपशम अठ्याशी सर्ग, सर्ग एकोणनव श्री वशिष्ठ म्हणाले हे राघवान विताह्याप्रमाणे तू आत्मज्ञ हो आणि सर्वदा रा भय उद्वेग यांनी रहित होऊन जा हुए मुनी, मुनि शोकरित हो आनंद जसा विहार कर विहार कर राजकुमार दुसरे ही महाबुद्धिमान मुनी ज्ञा स्थली जसे रा ज्ञा हो राजक्रमी रापी ही सुख और दुखा ने केव ही सुखी व दुखी हो मग रुथा वृथा शोक का करतोस या भूमीवर पुष्कळ ज्ञानीपुरुष विहार करत असतात परंतु त्यातील कोणीही तुझ्या प्रमाणे दुःखाच्या अधीन होत नाही रामा तू स्वरूपे स्थित होत मनापासून सर्वांचा त्याग कर सम हो सुखी हो कारण तू सर्व तू आत्माच आहेस तुला पुनर्जन्म नाही सिंह जसे मोरांच्या अधीन होऊन राहत नाही त्याप्रमाणे कोणताही जीवनमुक्त हर्ष आणि शोक या विकारांच्या अधीन होत नाही श्रीरामानं विचारले भगवान शरदकाली जसा एकाएकी मेघ निर्माण व्हावा तसा याच प्रसंगाने माझ्या मनात असा संशय उत्पन्न झालाय की जीवनमुक्तांच्या शरीरामध्ये आकाशातून गमन करणे इत्यादी शक्ती कशा दिसत नाहीत अहो आत्मज्ञानी पुरुषातील श्रेष्ठा आपण मला हे उलगडून सांगा श्री वशिष्ठ म्हणाले हे रघुकुल श्रेष्ठा आकाशातून गमन करणे इत्यादी ज्या सिद्धी आहेत त्या पदार्थांच्या सहनशक्ती आहेत असे प्रमाणानी ज्ञान होत नाही ज्ञात होत नाही तर हे रामा आकाशगमनादी जे हे सर्व क्रियाजल दिसत आहे तो वस्तुस्वभाव आहे म्हणजेच निरनिराळे उत्पन्न झालेल्या देहांचा स्वभाव आहे त्यामुळेच मशकादिक क्षुद्र देहामध्येही आकाशगमनादी दिसते पण आत्मवेत्यांना त्याची आकांक्षाच नसते रामा आत्म्याला न जाणणारा बद्ध जी वही मणी औषधी इत्यादी द्रव्यांच्या शक्तीने मंत्र शक्तीने योगाभ्यासा क्रियाशक्तीने आणि काल कालशक्तीनेही केव्हा केव्हा आकाशातून गमन करणे इत्यादी सिद्धीला प्राप्त करून घेतो पण आत्मज्ञानाचा हा विषय नव्हे कारण आत्मज्ञ स्वतः आत्मा झालेला असतो आणि आत्म्यानेच स्वतः आत्मा होऊन अत्यंत तृप्त झालेला ज्ञाने अविद्येच्या मागे धावत नाही जेवढे म्हणून जगातील भाव आहेत ते सर्व अविद्यामयच आहे असे ज्ञानी समजतात तेव्हा ज्याने अविद्येचा त्याग केला आहे त्या अविदेला ते खरोखर अविदिद्वानच आहोत आत्मज्ञ तसे अविद्येसाठी श्रम करणारे नसतात तत्वज्ञ आणि अतत्वज्ञ यातील जो कोणी दीर्घकाल अभ्यास करून द्रव्य कर्म इत्यादिकांचा योगाने यथाविधी यत्न करतो त्याला आकाशगमनादी सिद्धी प्राप्त होतात आत्मज्ञ या लोकातील सर्व पदार्थ निराळा आणि निष्काम असतो तो आत्म्यामध्येच संतुष्ट असतो त्यामुळे तो काहीही करत नाही आणि काही इच्छित पण नाही त्यांना आकाशगमनाचा काही उपयोग नाही सिद्धींचे काही प्रयोजनही नाही तसेच शूद्र भोगांशीही काही कर्तव्य नाही त्याला सर्वांचे आधिपत्य निग्रहानुग्रह स सामर्थ्य या प्रभावाची इच्छा नसते आपण सर्वांपेक्षा उत्तम आहोत असा गर्व लोकांमध्ये व्यक्त करण्याचे त्याला काहीच कारण नसते अशा मरण आणि जीवित यांच्या योगानेही त्याला काही साधायचे नसते विद्वान नित्यतृप्त असतो त्याचे चित्त अगदी शांत असते त्याच्या अंतकरणात अनुराग नसतो तो वासनारहित असतो सारांश तत्वज्ञ आकाशाप्रमाणे निर्विकार रूपाने स्वरूपात प्रतिष्ठित होतो अकस्मात प्राप्त झालेल्या सुखाने किंवा दुःखानेही तो आपली स्वाभाविक तृप्ती ढळू देत नाही जीवन आणि मरण यातील कशातही तो आसक्ती ठेवित नाही नदीच्या पाण्याच्या संयोगाने जसा समुद्र क्षुब होत नाही तसा तो तत्वज्ञ प्रारब्धाच्या क्रमाने प्राप्त झालेल्या अनुकूल किंवा प्रतिकूल वस्तूने क्षुब होत नाही तर आत्म्याचे अखंड अनुसंधान रूप अर्चन करत शांत राहतो त्याने कर्मा वगैरे काहीही केले तरी त्याचा त्याला काही उपयोग नाही आणि न केले तरी त्याची काही हानी होत नाही आमस्त पर्यंत भूतामध्ये एकही भूत त्याच्या आसक्तीचा विषय होत नाही जो अतज्ञ अनेक सिद्धींची इच्छा करतो तोही त्यांना अनेक उपायांनी संपादन करतो मणी मंत्र औषधी इत्यादी उपायांनीच आकाशे आकाशमना सिद्धि व्यावे नियती आहे, ती बदलने शंकर विष्णु इत्यादि श्रेष्ठ देवाच नहीं कारण आकाशत करने इत्यादि हा देवादी शरीर स्वभाव है स्वभाव स्वता सिद्ध आतो चंद्र अपने शीतलत्व जसे सृष्टि अंतापर्यत सोड़ नहीं तो्रमाण स्वभाव ही बदलते हा स्वभाव पदार्थत्ति नाशापर्यंत स्थिर रहो कोणी एखादा सर्वज्ञ असो बहुज्ञ असो स्वतः भगवान विष्णू असो की शंकर असो नियतीला बदलण्यास कोणीही समर्थ नाही हे रामा द्रव्य काल क्रिया आणि मंत्र यांच्या सहाय्याने स्वभावतात उत्पन्न होणाऱ्या आकाश गमनादिक या शक्ती आहेत जसे विष स्वभावतात मारते मद्य मक्त करते नाचलेले दही वगैरे किंवा <coughs> गवंडला फीसा उलटी कर द्रव्यल क्रियावत अविद्या जो अगर दूर ज्यादा अविद्य काग के आत्मज्ञ या सिद्धि की इच्छा करते नहीं कि विरोध ही करते राघवान द्रव्य देश काल क्रिया इत्यादी उपाय तत्वज्ञानाच्या उपयोगी पडत नाहीत त्यामुळे परमात्मा पदप्राप्तीला त्यांचे काहीही सहाय्य होत नाही ज्याला काही इच्छा नसते ज्याला काही इच्छा असते तोच यत्न करून सिद्धी मिळवतो पण आत्मज्ञा हा पूर्ण नित्य तृप्त असल्यामुळे त्याच्या ठिकाणी इच्छा कधीही संभवत नाही कारण हे निष्पापारामा सर्व इच्छा अगदी शांत झाल्यावर आत्मज्ञानाचा उदय होत असतो तेव्हा आत्मलाभ झाल्यावर त्याच्या विरुद्ध असलेली इच्छा कशी उत्पन्न होणार ज्ञानी असो किंवा अज्ञानी ज्याला जी इच्छा होते तिच्यासाठी तो यज्ञ करतो आणि यत्नाने त्याला योग्य वेळी फळ मिळतो अर्थात ज्ञानी हा वस्तुत निरीच्छा असूनही कौतुकाने जर सिद्धी करता येत करी तर त्याला सिद्धी प्राप्त होतीलच विता ज्ञानाची इच्छा होते त्यामुळे त्याने सिद्धीकरता येतच केला नाही परं ज्ञा कसा ये वना ज्ञान संपादन करना तो कसा उद्युक्त है तत्पर्य पुरुषा इच्छे प्रमाण काल क्रिया कर्म द्रव्य इत्यादी स्वभावी प्राप्त होता है रा जे जे सिद्धि संज्ञाएं सर्व पुरुषा प्रयत्ना सतत प्रयत्न के फल अवश्य मिलाजे पे नित्य तृप्त आत्मज्ञ है असलेला निरिशय आत्मसुखा प्राप्त श्री रामलांका है रा। इत्यादि श्वाबदाने खाले कसे नहीं भूमि विखल ओल इत्यादि कसे नहीं तो बनात वितताहव्य तत्काल विदेह मुक्त कसा ते सर्व मला सांगा श्री वसिष्ठ म्हणाले हे साधो। जी साधवित झालेल्या असते तीच देहाचा छेद भेद इत्यादी कामुळे होणाऱ्या सुखदुःख दशारूप संतापाचा अनुभव येते विताहव्याचे शरीर वासना रहित झाले होते त्यामुळे ते जीवनमुक्त शरीर सुद्धा संवित मात्र होते म्हणून त्या शुद्ध चिनमात्र शरीराला तोडायला येथील कोणीही प्राणी समर्थ झाला नाही हे पराक्रमी रामा योगी अशी कोणती को युक्ती करतात की तिच्या योगाने शेकडो वर्षे झाली तरी त्याच्या देहाला मोड तोड वगैरे विकार होत नाहीत याविषयी आता सांगतो त्याही जेव्हा जेव्हा ज्या ज्या पदार्थावर चित्त पडते त्याच्यासारखे ते तात्काळ होते मनाने शत्रुला पाहिले की त्याच्यामध्ये द्वेषरूपी विकार होतो आणि मित्राला पाहिले ते की ते प्रसन्न होते ज्याच्याविषयी द्वेष नसतो अशा एखाद्या वाटसरूला वृक्षाला किंवा पर्वताला पाहून ते प्रेम द्वेषयुक्त होत नाही त्यावरून प्रेम हे द्वेषरहित आहे असाच त्याचा अनुभव येतो म्हणूनच सुंदर पदार्थ पाहिला की ते चंचल होते निरस पदार्थ पाहून त्याविषयी निरीच्छ बनते आणि कडू पदार्थ पाहून वीरस होते असा प्रत्येकाला अनुभव येतो सर्वत्र योग्याच्या शापदांचे चित्त जाते तेव्हा ते तत्काळ त्या संगीत सारखे सम होते त्यामुळे ती श्वापदे त्याची हिंसा करत नाही जसा एखादा वाटस्वरूप गावाची कामे करू लागत नाही म्हणजेच गावाजवळच्या बेली वगैरे तोडू लागत नाही तसा हिंस्त्राणीही समदर्शी योग्याच्या संगतीने द्वेषादी द्वेषरहित होऊन कोणाच्याही शरीराला तोडायला प्रवृत्त होत नाही आता ते हिंस्त्राणी प्राणी जेव्हा योग्याच्या शरीरापासून दूर जातात तेव्हा आपल्या स्वाभाविक दोषाने युक्त होतात अशीच नियती असल्यामुळे व्याघ्र सिंह किडे मुंग्या इत्यादी इतर कीटकांनी वनातील भूमीवर विराजमान होणाऱ्या वित हव्याच्या ला लाकूर मातीचे ढेकूळ इत्यादी सर्व पदार्थामध्ये संवित असते आणि ती सत्तासामान्य स्वरूपाने मोक्या मुलाप्रमाणे असून सर्वत्र स्थित ज्यांचे चित्त शांत नसते त्यांना पाण्यातील प्रतिबिंबाप्रमाणे तीच संवित पुरेष्टकात अत्यंत चंचल आणि सूक्ष्म दिसते भूमी जल तेल आणि वायू यांचे संविदेशी वितहव्याची तनू एकरूप झाली त्यामुळे तिच्या ठिकाणी काही विकार झाला रामा याचे आणखी एक कारण आहे ते स्पंद हे नाशाचे कारण आहे चित्तात उत्पन्न झालेला किंवा वायूचा तो एक विकार आहे असे लोकव्यवहारात मानले जाते प्राणांचे चलन हा स्पंद आहे तो शांत झाला असता विता हव्याच्या देहातील प्राण ज्या अर्थी धारणेमुळे दगडासारखे धुळे होऊन राहिले होते त्या अर्थी त्याचे शरीर जला संसर्गाने कुजले नाही हात पाय वगैरे बाह्य अवयवांचा आणि आतील प्राणांचा वातजन्य किंवा चित्तजन्य स्पंद ज्या शरीरात नसतो त्याची वाढ किंवा त्याचा होऊ शकत नाही हे तत्व व्यक्त्यातील श्रेष्ठात बाहेरील आतील स्पंद शांत झाला असता शरीरातील त्वचा रक्त मांस इत्यादी धातू आपली पूर्वावस्था सोडू नये शरीरातील चित्ताचा आणि वाताचा स्पंद अगदी शांत झाला म्हणजे त्वचा वगैरे धातून स्थंबन होते आणि त्यामुळे ते मेरू सारखे स्थिर होतात यासाठीच प्राणाचा पूर्णपणे निरोध केला असता योग्यांच्या शरीराची दगडासारखी दृढस्थिती होते शवरूप झालेल्या त्यांच्या शरीरात थोडासाही विकार होत नाही ही अशी वस्तुस्थिती असल्यामुळे योग्यांचे देह या भूलोके हजारो वर्षे जरी राहिले तरी मेघ जसे कुजत नाहीत किंवा भूमीवरील दगड जसे फुटत नाहीत त्याप्रमाणे ते कुजत नाही ज्ञान होताच शरीराचा त्याग करून तत्काल विदेहमुक्त का झाला नाही त्याही जे तत्वाला जाणणारे विरक्त आणि कामादी ग्रंथीरहित महाज्ञानी असतात ते सर्व वाटेल तेव्हा शरीराचा त्याग करायला स्वतंत्र आणि पारलौकिक संचित कर्मे अथवा वासना करू शकत नाही त्यासाठी हे रामा तत्व वेत्यांचे मन काकतालीय न्यायाने ज्याची ज्याची भावना करते ते, ते तात्काळ करते विताहव्याच्या संवेदने काकतालीय न्यायानेच सांप्रत जीवित दानले आणि तेच तात्काळ स्थिर केले परंतु प्रारब्ध समतास जेव्हा त्याच्या विदेह मुक्तीची भावना केली तेव्हा लागलीच विदेह विदेहमुक्त झाला सर्व वासनाने रहित झालेले आणि त्यामुळेच सर्व पाशापासून मुक्त झालेले मन यथार्थ अशा आत्मस्वरूपाने उदय पावते नंतर ते मन जे जे इच्छिते ते ते, ते क्षणात होते कारण तसले मन ही ज्याची उपाधी आहे असा जीवच सकल शक्तिमय महेश्वर आहे उपशम प्रकरणे सर्ग, सर्ग नव्वद श्री वासिष्ठ म्हणाले रामा जेव्हा बीतहव्याचे चित्त भाजलेल्या बीजाप्रमाणे अंकुर शक्ती झाले तेव्हा मैत्रादी गुण उत्पन्न झाले श्री रामाने विचारले प्रभू ठिकाणी चित्त्रस्थ पावले असता मैत्रादी गुण कोणाचे आणि कोठे स्फुरण पावतात ते सर्व मला सांगा श्री वशिष्ठ म्हणाले रामा चित्ताचा नाश दोन प्रकारचा आहे एक स्वरूप आणि दुसरा अरूप जीवनमुक्ताचा हा स्वरूप चित्तनाश आहे आणि विदेहमुक्ताचा ता हा अरूप चित्तनाश आहे या लोके चित्ताची सत्ता दुखाला कारण होते आणि चित्ताचा नाश सुखाला कारण होते यासाठी चित्ताची सत्ता क्षीण करून चित्ताला वासनाबीजरहित करावे त्यामस ता, वासनासमूहाने व्याप्त झालेले जे मन तेच जन्माचे कारण आहे यासाठी तेच मन विद्यमान आहे असे तू समज ते केवळ दुखालाच कारण होते शरीर इंद्रिय आणि विषय यांच्या गुणसम हा माझा असे जे चित्त जाणते तेच अत्यज्ञ आणि चित्त असून त्याला जीव म्हणतात असे हे अज्ञ मन जोवर विद्यमान आहे तोवर दुःखाचा क्षय कसा होणार मन अस्त म्हणजे प्राणाचा संहार संसारही अस्त या अज्ञ जंतूमध्ये स्वासना रज्जुने दृढ केलेले जे विद्यमान मन तेच दुःखरूपी वृक्षाचे मूळ आहे तोच दुःख वृक्षांच्या आव्हनाचा अंकुर आहे असे तू जाण त्यावर श्री राम म्हणाला हे ब्रह्मन कोणाचे मन नष्ट झालेले असते नष्ट झालेले मन कशा प्रकारचे असते त्याचा नाश कसा होतो आणि नाश पावलेल्या मनाची सत्ता कशी काय असते श्री वशिष्ठाने सांगितले हे रघुकुल श्रेष्ठ मी तुला चित्ताची सत्ता सांगितली आता त्याचा नाश ऐक आपले श्वास मोठ्या पर्वताला आहे असे तत्वतात हा सात सातवि हा देह निराळा मी नव्हे अशी भावना ज्या कोणापुरुषाला अंतकरणाच्या पुरता परिचिन्ह करत नाही त्याचे मन नष्ट झाले आहे असेच म्हणतात कोणतीही आपत्ती कृपणता उत्साह मद मंद महोत्सव ज्याच्या अंतकरणात आणि मुखच्येवरील काही विकार उत्पन्न करू शकत नाही त्याचे मन नष्ट झाले आहे असे म्हणतात हे साधव हा मनोनाश आहे कारण या अवस्थेत मन वासनाबीजरहित असते हीच चित्तनाश दशा हो ही खरेने जेव्हा नाश पावते तेव्हा चित्तनाश या नावाचे सत्व उदय पावते हे राघवा त्या चित्तनाश रूप सत्व संशय जीवनमुक्ताच्या स्वभावाला कित्येकाने चित्त असे नाव दिले आहे तेच सत्व या नावाचे जीवनमुक्ताचे मन मैत्रादी गुणाने युक्त होते तेव्हा त्याच्यामध्ये उत्तम वासनेचा उदय होतो हे निष्पा रामा जीवनमुक्ताचे मन पुनर्जन्मापासून मुक्त होते ते मन ब्रह्माकर वासने युक्त असते ते पुन्हा जन्म पावत नाही जीवनमुक्ताच्या असल्या मनाची जी सत्ता तेच सत्व हो त्या मनाचा फक्त व्युत्थानकारीच आभास रूपाने अनुभव येत असल्यामुळे जीवनमुक्ताचा हा मनोनाश स्वरूप म्हणजे साकार आहे कारण त्याला सन्मात्र स्वरूपाची प्राप्ती झालेली असते त्याला देहादी परिच्छेदाचा स्पर्श होत नाही चंद्राच्या ठिकाणी जशा आल्हाददायक दीप्ती असतात त्याप्रमाणे जीवनमुक्ताच्या त्या मनोनाशामध्ये गुणसंपत्ती स्फुरतात हे रघुकुलश्रेष्ठा मी दुसरा जो कला कलारहित अरूप मनोनाश संगल विदेह मुक्तावस्थ मुक्ता विदेह मुक्ता, मुक्ता परम पावन निर्मल पदाधिकव श्रेष्ठ गुणा आधार अव अगर होते क्षयरूप विदेह मुक्ता विरूपचित का दृश्य अवशिष्ट रहें गुण नहीं अगुण नहीं श्री नहीं अश्री नहीं चंचलता नहीं हर्ष व क्रोध हाँ वृत्ति उदय नहीं की अस्त नहीं तेज नहीं तम नहीं दृश्य पदार्थ नहीं संध्या नहीं दिवस व रही दिशा नहीं आकाश नहीं खाली नहीं वर नहीं अनर्थरूपता नहीं वासना नहीं रचना नहीं क्रिया नहीं अक्रिया ही नही, भाव नहीं कि अभाव ही नहीं तो पदच सिद्ध को साधना ने साध्य हो ज्यादा तम नाही आणि तेजेही नाही नक्षत्रे चंद्र सूर्य आणि वायूही नाही संध्याकाळचा रागही नाही आणि निर्मळ सूर्यही नाही अशा शरद ऋतूतील स्वच्छ आकाशासारखे ते आकाश ही जशी वायूची प्रतिष्ठा आहे ज्या त्याप्रमाणे जे बुद्धीच्या पार गेले आहे आणि संसारातील व्यवहाराच्याही पलीकडे गेलेले आहेत त्यांची ते, ते सर्व व्यापक पद प्रतिष्ठा आहे जे सर्व दुःखरहित चिद्रूप क्रियारहित आनंदपूर्ण रजो आणि तमोगुण यांनी रहित असलेले पद त्यात आकाशासारखे निर्लेप झालेले आणि प्रातिभाषिक चित्तानेही विरहित असलेले श्रेष्ठ विदयमुक्त स्थिर राहतात त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही इतिश्री वासिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्ग नव्वद